प्रकरण अकरा सार्थ जीवित सोमालियाच्या प्रवासातच ऑड्रीला पोटाचे दुखणे सुरू झाले परंतु तिने तिकडे दुर्लक्ष केले ती दुखणे आतल्यात इतके सहन करीत असे की तिने कोणाला काही कल्पनाच येऊ दिली नाही तेथील तिचे काही फोटो बघून लोकांना तिचा चेहरा सुकलेला दिसत होता ती अधिकच बारीक झाली होती हे मात्र सर्वांनाच जाणवत होते सोमालियातून परतल्यानंतर रॉन्चे न्यूयॉर्क इथे दोन मोठ्या सत्कार समारंभातही ती हजर राहिली तिचा लाडका मुलगा शॉन याला ती बरेच दिवसात भेटली नव्हती त्यामुळे रॉब व ऑड्री कॅलिफोर्नियात लॉस एंजेलिसला गेले तेथे गेल्यावरती नेहमीच तिची जिवलक मैत्रीण कोनी वॉल्ड हिच्याकडे राहत असे तिची उतरलेली प्रकृती बघून शॉनने तिला बळजबरीने डॉक्टरकडे नेले व सर्व तपासण्या करावयास लावल्या पण त्यात काहीच आढळले नाही डॉक्टरांनी तिला प्रवासाची परवानगी दिली त्यामुळे रॉचेस्टर व न्यूयॉर्कचा प्रवास करीत असताना व कार्यक्रमांना हजर राहताना स्वतःच्या पोटाच्या दुखण्याकडे तिने दुर्लक्ष केले ऑड्रीच्या चे चेहऱ्यावरून तिला काहीतरी होत आहे हे रॉबला जाणवत होते पण डॉक्टरांनी सांगितल्यामुळे ती पूर्ण दुर्लक्ष करीत होती त्यानंतर पोटातील दुखणे अजूनच वाढले ऑड्री पुन्हा डॉक्टरांकडे गेली डॉक्टरांनी डिसेंट्रीचे निदान केले असे असतानाही ती कोणत्याही कार्यक्रमाचे आमंत्रण नाकारत नव्हती तसे सोमालियाला जाण्याच्या आधी तिने सर्व आवश्यक प्रतिबंधक लसी टोचून घेतल्या होत्या त्यामुळे चिंतेचे काही कारण नाही असे तिला वाटत होते रॉबला माहीत होते की ऑड्री तिच्या आरोग्याच्या बाबतीत अतिशय दक्ष होती ती स्वतःची व्यवस्थित काळजी घेत असे तिचे खाणेपिणे आदर्श असेच होते पुढे ऑक्टोबरमध्ये ती तिच्या मैत्रिणीला एकदा म्हणाली लहानपणी भयंकर महायुद्ध माझा जीव घेऊ शकले नाही आणि आताही इतक्यात असे काही हो होईल असे वाटत नाही पण तरीही असे वाटत आहे की माझे आता काही फार दिवस राहिले नाहीत ऑड्रीच्या मैत्रिणीला जाणवले की ऑड्री नेहमीसारखी दिसत नाही ऑड्रीची जीवाला जीव देणारी घरातील मदतनीस युनिसेफचा तिरस्कार करीत असे युनिसेफचे काम ऑड्रीला मानवत नाही तिच्या प्रकृतीवर परिणाम होत आहे असे तिला मनापासून वाटत असे आंद्रेया दोती हा तिचा पूर्वायुष्यातील पती होता तो ऑड्रीला भेटल्यानंतर त्यालाही वाटले की युनिसेफच्या कामाचा तिच्या मनावर विलक्षण ताण येत आहे त्यावेळी रॉब आंद्रेयाला म्हणाला होता की त्याने स्वतने तिला युनिसेफच्या कामाबद्दल सुचवले ही त्याची चूक झाली परंतु आंद्रेयाला माहीत होते त्यासाठी रॉब जबाबदार नाही तिच्या मनात आल्यावर काहीही करून गेलीच असती तिने कुणाचे ऐकले नसते कारण लहान मुलांच्याबद्दल कणव करुणा प्रेम हे तिच्या रक्तातच होते कोनी वॉल्डकडे राहत असताना ऑड्री तिला म्हणाली की तिला अतिशय सुंदर आयुष्य लाभले या क्षणाला तिला जे हवे होते ते सर्व तिच्याजवळ आहे रॉबमध्ये तिच्या स्वप्नातील जीवाला जीव देणारा साथीदार भेटला स्वतःचे घर हवे होते घराभोवती सुंदर बाग हवी होती तिची स्वतःची मुले हवी होती हे सर्व काही तिला मिळाले वयाच्या बाराव्या वर्षांपासून ती सतत कष्ट करीत होती आता मात्र तिला तिच्या घरात विश्रांती घ्यायची होती ऑड्रीला आता शारीरिक व मानसिक थकवा आला होता असे सर्वांनाच जाणवत होते न्यूयॉर्क टाईम्सला मुलाखत देताना ऑड्री म्हणाली मला युनिसेफसाठी जेवढे करता येईल तेवढे मी थोडाही वेळ वायानं घालवता केले कारण मला सतत मनात कुठेतरी जाणवत होते की मी या कामासाठी फार दिवस तग धरणार नाही ऑड्रीचे पोटात दुखणे वाढू लागले तेव्हा शॉन व रॉबने तिला पुन्हा लॉस एंजलीसमध्ये हॉस्पिटलमध्ये नेले आणि सर्वांना मोठा धक्का बसला कॅन्सरचे निदान झाले होते दोन नोव्हेंबर एकोणीसशे ब्याण्णव नो रोजी तिच्या पोटाचे ऑपरेशन करण्यात आले तिच्या अपेंडिक्समध्ये कॅन्सरने प्रथम प्रवेश केला होता व नंतर तो आतड्यांपर्यंत पोचला होता अपेंडिक्समध्ये कॅन्सर झाल्याचे आजवर कोणत्याही डॉक्टरना आढळले नव्हते त्यामुळे ते डॉक्टरांच्याही लवकर लक्षात आले नव्हते कॅन्सर जेव्हा आतड्यांमध्ये पसरू लागला तेव्हाच ते लक्षात आले सर्व मोठ्या स्पेशालिस्टने सांगितले की हा कॅन्सर बरा होणार नाही सर्वांनाच हा मोठा धक्का सहन होत नव्हता ऑड्रीचे वय त्यावेळी केवळ त्रेसष्ट वर्षांचे होते शॉन व वा रॉबला वाटत होते की काहीही करून ऑड्री वाचलीच पाहिजे लोकालाही ही, ही, ही बातमी समजल्यानंतर तो रोमहून तातडीने आईकडे आला कोणाला दुःख होऊ नये म्हणून ऑर्डरी स्वतःचे दुःख लपवित होती हास्यविनोद करीत होती परंतु त्यातील निराशेची छटा स्पष्ट दिसत होती त्यानंतर एक दिवस शॉन तिच्याजवळ होता तेव्हा ती ओक्साबोक्शी रडू लागली व म्हणाली मला सांग शॉनी की कसे गोळा करू मी धैर्य पण हे फक्त एकदाच त्यानंतर तिने स्वतःचे दुखणे स्वतःचे नैराश्य सावरून धरले ऑड्रीला कॅन्सरने घेरले असल्याची बातमी वाऱ्यासारखी जगभर पसरली साऱ्या जगातून तिला शुभेच्छांची भेट कारडे व शेकडो पुष्पगुच्छ येऊ लागले लुका तर इतका हळवा झाला होता की तो सतत तिच्या पायाशी बसून राही ऑड्री त्यातही विनोद करण्याचा प्रयत्न करीत होती ती म्हणाली माझ्यावर पुष्पगुच्छांचा इतका वर्षाव का होत आहे मी काही एलिझाबेथ क्वीन आहे का ऑड्रीची तब्येत वेगाने ढासळू लागली आता कॅन्सर जठरामध्येही पसरला होता शॉन अनेक स्पेशालिस्ट डॉक्टर्सच्या गाठीभेठी घेऊन स्वतः दुखण्याचा अभ्यास करून आईचे प्राण वाचवण्यासाठी जीवाचा अटापीटा करत होता रॉब शॉन आणि लुका तिघेही सत्य स्वीकारण्यास तयार नव्हते तो कॅन्सर टर्मिनल आहे हे त्यांनी ऑडरीला सांगितले नव्हते लोकांनाही तसे सांगितले नव्हते रॉबला कळत होते की स्वतःचे धैर्य वाढवण्यासाठीच आम्ही स्वतःला फसवत होतो ऑड्रीला आता हॉस्पिटलम कोनी वॉल्ड घरी आते शॉन ही सतत तिचर अत एक दिवस मजे एक अठ्याण्वे डिसेंबर तत्कान अमेरिकन प्रेसिडेंट जॉर्ज बुश हेक्रेटरी का फोन आला कि प्रेसिडेंशियल एवॉर्ड सा ऑड्री निवड़ी होती आेसिडेंट की ऑड्रीशी फोन वोलने इच्छा होती ती बोलू शके रॉब ने संगित अवघ है पण ऑड्री म्हणाली की मी जरूर त्यांच्याशी बोलेन क्षीण आवाजात पण तरीही हसत ती जॉर्ज बुश बरोबर बोलली तिच्या आजारपणाचे गांभीर्य तिने प्रकट केले नाही प्रेसिडेंट म्हणाले ठीक आहे दोन आठवड्यांनी आपण भेटूया ऑड्री म्हणाली हो शक्य झाले तर आपण नक्की भेटूया ऑड्रीला जेव्हा कॅन्सरचे गंभीर स्वरूप समजले तेव्हा तिने निश्चयपूर्वक सांगितले की मी काही झाले तरी किमोथेरपी घेणार नाही मला कृत्रिमपणे कसे तरी जगत राहणे आवडणार नाही शॉनला मात्र अशा वाटत होती की किमोथेरपी घेतल्यानंतर आपली आई बरी होईल म्हणून त्याने बराच आग्रह केला पण ऑड्री कोणाच्याही आग्रहाला बळी पडली नाही 9 डिसेंबरला ऑड्रीवर अजून एक शस्त्रक्रिया झाल्यानंतर आता ती थोड्याच दिवसांची सोबती आहे हे डॉक्टर्सच्या टीमच्या लक्षात आले नाताळचा सण जवळ आला होता ऑड्रीला स्वित्झर्लंडच्या ला, ला पेसिबल्या या आपल्या सुंदर घरात जायचे होते 20 डिसेंबर रोजी शॉन व रॉब यांनी तिला स्वित्झर्लंडमध्ये न्यायचे ठरवले त्याआधी ग्रेगरी पेक त्याच्या पत्नीसह तिचा निरोप घ्यायला आला होता आपली जीवलग मैत्रीण कोनी वर्ल्ड हिचा तिने निरोप घेतला व शॉन आणि रॉब तिला विमानतळावर घेऊन जाण्यासाठी घराबाहेर आले तेथे नेहमीप्रमाणे फोटोग्राफर्सचा ताफा जमा झाला होता ग्रेगरी ते बघून संतापला व म्हणाला तुम्ही जर आता निघून गेला नाही तर मी पोलिसांना बोलवीन सगळ्यांना समजत होते की ही ऑड्रीची शेवटची भेट होती आयुष्यभर ऑड्रीसाठी सुंदर पोशाख बनवणारा ऑड्रीचा ड्रेस डिझायनर व जवळचा मित्र युबर्ट याचे स्वतःचे विमान होते त्यातून ऑड्रीला स्वित्झर्लंडला नेण्याची व्यवस्था त्याने केली स्वित्झर्लंडमधील तोलोशेनाज या तिच्या गावातील स्वतःच्या घरी आल्यावर ऑड्रीला अत्यंत आनंद झाला तिच्या विश्वसनीय सेवाभावी वृत्तीच्या नर्सने ख्रिस्ता रॉथने ऑड्रीला मिठी मारली ऑड्री म्हणाली माझ्या घरातील झाडे मी आता बघू शकेन हिमवर्षावाने सगळी झाडे बर्फाने लगडलेली होती स्वित्झर्लंडचा सुंदर पण कडाक्याची थंडी असलेला हिवाळा आता सुरू झाला होता सर्वजण ऑड्री शेवटचा नाताळ साजरा करण्याची तयारी खिन्न मनाने करीत होते रॉब दुकानांमध्ये काही भेटवस्तू खरेदी करण्यासाठी हिंडत होता सर्व दुकानदार व्यापारी विचारत होते मादामची प्रकृती कशी आहे रॉब घरी आला तेव्हा त्याचा उतरलेला चेहरा अश्रूंनी भरलेले त्याचे डोळे बघून ऑटरीने विचारले काय झाले रॉबी तुझ्याशिवाय शॉपिंगला जाणे अशक्य वाटत होते डोके बधीर झाले आहे ऑटरी रागावली म्हणाली असे खचून जाणे तुला शोभत नाही रॉबी मला तुझा दुखाचे कारण व्हायला लावू नकोस आपण अतिशय आनंदात एकत्र काळ घालवलेला आहे नाताळचा दिवस येऊन ठेपला दुसऱ्या मजल्यावरील स्वतःच्या खोलीतून अतिशय अशक्त झालेली ऑटरी सर्वांच्या मदतीने खालच्या मजल्यावर भव्य व सुंदर अशा दिवाणखान्यात आली तिने जमलेल्या सर्वांना भेटवस्तू दिल्या शॉन लुका रॉब युबर्ट व इतर सर्व प्रिय व्यक्ती तिच्याजवळ होत्या याचा ऑडरीला अतिशय या आनंद झालेला होता शॉन व लुकाच्या गळ्यात तिने आपले हात टाकून त्यांना जवळ घेतले व ती म्हणाली माझ्या बाळांनो तुम्ही दोघे म्हणजे माझ्या आयुष्यातील माझी सर्वोत्तम निर्मिती कलाकृती आहात आयुष्यात साहस कष्ट यश येतातच परंतु संकटात धैर्य मानसिक संतुलन अत्यंत महत्त्वाचे आहे कोणत्याही प्रसंगी धीर सोडू नका शानला वाटे आईने त्या दोघांची शेवटपर्यंत इतकी काळजी घेतली की तिच्या मृत्यूचे दुःख सहन करण्यासाठी त्यांच्या मनाची तयारीही तिनेच करून घेतली हे जग सोडण्याच्या आधी जणू तिने तिची सर्व कर्तव्ये मनापासून पार पाडली काहीही काम अपुरे सोडले नाही तिच्या मनात मृत्यूविषयीसुद्धा कटुता नव्हती आपला मृत्यू जवळ येत आहे त्याचे तिला संपूर्ण भान होते पण ती शांतच होती शॉनला वाटत होते मृत्यूला अटळ ठरवणारा रोग ऑड्रीवर व त्यांच्यावर अन्याय करीत होता त्यांना तो अन्याय सहन होत नव्हता पण ऑड्री त्यांचीच समजूत घालत होती ती शॉनला धीर देत होती नाही शॉनी हा अन्याय वगैरे काही नाही ही तर निसर्गाची किमया आहे निसर्ग नियम आहे विश्वाचे राहट गाठके आहे त्यात अनैसर्गिक कसे काहीच नाही निसर्गाला अन्याय वगैरे काही माहित नसतो शॉनी त्या नाताळच्या दिवशी ऑड्रीने आपल्या मुलांना संदेश म्हणून सॅम लेव्हनसन या कवीची कविता वाचून दाखवली सॅम हा युद्ध काळात अमेरिकेत स्थलांतरित झालेला ज्यू कवी व पत्रकार होता त्याने आपल्या नातीसाठी एक कविता लिहिली होती ऑड्रीने आपल्या क्षीण आवाजात ती कविता वाचली टाईम टेस्टेड ब्युटी टिप्स फॉर अट्रॅक्टिव्ह लिप्स स्पीक वर्ड्स ऑफ काइंडनेस फॉर लवली आईज सीक आउट द गुड इन पीपल फॉर असलीम फिकर शेअर युअर फूड विथ द हंगरी फॉर ब्युटिफुल हेअर लेट अ चाईल्ड रन हिज फिंगर्स थ्रू इट वन्स अ डे फॉर पॉईज वॉक विथ अ नॉलेज then you will never walk alone. People, even more than things, have to be restored, renewed, revived, reclaimed and redeemed. रिडीम्ड शेवटच्या आठ दिवसात ऑड्रीच्या घरात बरीच माणसे जमा झाली होती युबर्ट पॅरिसहून आलेला होता जवळजवळ गेली चाळीस वर्षे ऑड्रीची व त्याची घट्ट मैत्री होती ऑड्रीच्या घराभोवतीच्या बागेतून दोघेजण फिरत होते तशाही अवस्थेत ऑड्री बागेचा सहवास सोडत नव्हती युभट तिला आधार देतच चालत होता त्याला अचानक सफरचंदाचा गंध दरवळल्याचे जाणवले त्याने त्याबद्दल माळ्याला विचारले कारण कडाक्याच्या थंडीत बागेमध्ये सफरचंदाचा वास कसा आला हे त्याला कळेना तेव्हा माळ्याने माहिती दिली की चार महिन्यांपूर्वी सफरचंदाच्या झाडांना दरवर्षीप्रमाणे खूप फळे आली होती ऑड्रीने ती दरवर्षीप्रमाणे साल्वेशियन आर्मीच्या लोकांना पाठवण्यास सांगितले होते घरातल्या तळघरात त्याचेच चा पॅकिंग चालू होते ऑड्री सतत स्वतपेक्षा इतरांचाच विचार अधिक करीत असे त्यानंतर एकोणीसशे त्र्याण्णवच्या सुरुवातीला अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्स या प्रसिद्ध संस्थेने जाहीर केले की त्या ह्युमॅनिटेरियन अवॉर्डसाठी ऑड्रीची निवड झाली होती ऑस्कर अवॉर्डच्या समारंभात तो पुरस्कार तिला एप्रिलमध्ये प्रदान करण्यात येणार होता त्यानंतर दहा जानेवारीला तिला हॉलिवूडमध्ये स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड अचिव्हमेंट अवॉर्ड हा पुरस्कारही प्रदान करण्यात येणार होता ऑड्री जाऊ शकत नव्हती त्यामुळे प्रिटी वुमन या चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री जुलिया रॉबर्ट्स हिने ऑड्रीचा संदेश वाचून दाखवला ती म्हणाली ऑड्रीचे चित्रपट बघताना तिच्या सौंदर्याने व अभिनयाने आपण जेवढे भारावून जातो तेवढे इतर कुणाच्या अभिनयाने भारावून गेल्याचे मला स्मरत नाही ऑड्री आपल्या संदेशात स्वतः विषयी लिहिते की तिच्या घरात तिच्यावर असे संस्कार चाले होते की स्वतःकडे दुसऱ्यांचे लक्ष वेधून घेणे हे असंस्कृतपणाचे लक्षण होय हे संस्कार जणू तिच्या रक्तातच भिनलेले ते संस्कार बरोबर घेऊनच ती चित्रपट चित्रपटसृष्टीत वावरली तिचे उत्तम दिग्दर्शक प्रतिभावान लेखक उत्तुंग अभिनेते कुशल फोटोग्राफर्स व चित्रसृष्टीतील सर्व परिवार यांच्याबरोबर ती थी तिचे मूळचे संस्कार घेऊनच वावरली तिच्या यशाचे सर्व श्रेय ती त्यांना देते व पुढे लिहिते द ब्युटी ऑफ अ वुमन इज नॉट इन अ फेशियल मोड बट द ट्रू ब्युटी इन अ वुमन is reflected in her soul. It is the caring that she lovingly gives, the passion that she shows. The beauty of the woman grows with the passing years. सर्वांच्या मदतीने सेटवर वेळेवर हजर राहणे व आपले काम मनापासून करणे एवढेच भान मी ठेवत असे या चित्रसृष्टीत वावरल्याचे मला अतिशय समाधान आहे त्यात खरोखर कलेचा आनंद सौंदर्य तर आहेच पण त्यात वावरताना माझी सदसत विवेकबुद्धी व माझ्यातील करुणा मित्रत्व यांना खत पाणी मिळत गेले तसेच प्रेक्षकांना या हिंसात्मक अवघड जगात थोडासा विरंगुळा म्हणून त्यांचे मनोरंजन केल्याचे समाधानही मिळाले हा संदेश ऑड्रीने पाठवला दहा जानेवारी या दिवशी ऑड्रीने तिच्या स्वित्झर्लंडच्या घराभोवतीच्या बागेचे सगळीकडे हिंडून शेवटचे दर्शन घेतले तिच्या अंगात अजिबात शक्ती नव्हती रॉब व तिची जिवलक सेविका डोरीस रॉथ या दोघांनी तिला दोन्ही बाजूंनी धरले होते काही पावलं चालून ऑड्री थांबत होती आणि बागेशी जणू मूक संवाद साधत होती रॉबने ते शेवटचे काही दिवस कशा अवस्थेत काढले ते सांगताना रॉब म्हणतो मृत्यू समोर येऊन उभा आहे याची कल्पना असतानासुद्धा सर्व यातना सहन करीत ऑड्री स्वतःचे मन शांत ठेवित होती काहीतरी विनोद करून मला हसवण्याचा प्रयत्न करीत होती म्हणत होती रॉबी हसणार आहे माझ्यासाठी योग्य ते सर्व उपाय होत असतानासुद्धा तिला असह्य यातना होत होत्या हे दिसत होते पण ती कायम म्हणत होती नाही काही विशेष दुखत नाही शेवटी तिची शुद्ध जाऊ लागली ती असंबद्ध बोलू लागली तिला वाटत होते लोक तिची वाट बघत आहेत देवदूत तिला बोलवत आहेत शेतामध्ये काम करणारे गरीब लोक तिला बोलवत आहेत तिच्या यातांना कमी होण्यासाठी मॉर्फिन सुरू केले होते त्यामुळे तिला भ्रम होत होता मध्येच तिला शुद्ध येत होती त्यावेळी ती अत्यंत शांत असे माझ्या जीवलघांनो मला माफ करा मी आता तुम्हाला सोडून जाणार आहे पण मी कुठल्याही क्षणाला जग सोडण्याची तयारी केली आहे असे तिने सतत अश्रू ढाळत असलेल्या लोकाला जवळ घेऊन सांगितले 20 जानेवारी एकोणीशे चा दिवस गेला काही दिवसांप्रमाणेच उदास होता गेले दोन दिवस ऑर्डरी अधिकाधिक गुंगीतच होती मध्ये काही मिनिटांसाठी ती, ती जागी होई शॉन सकाळीच तिच्या बेडरूममध्ये आला ती जागी होती त्यांनी एकमेकांकडे अर्थपूर्ण नजरेने बघितले दोघांनाही कळले होते की शेवट जवळ आला होता वातावरणात एक विचित्र शांतता पसरली होती खिडकीतून फिकट सूर्य किरण खोली प्रकाशित करत होते आधीच्या रात्री शॉनला तिच्या चेहऱ्यावर शांती आणि समाधान दिसले शॉन रात्रभर तिच्याजवळ बसून होता ती मध्यरात्री जागी झाली तेव्हा उठून बसली आणि खोल गेलेल्या डोळ्यांनी दूर न्याहाळू लागली शॉनने विचारले तुला काही बोलायचे आहे काही खेद आनंद दुःख प्रकट करायचे आहे का ती म्हणाली काहीच नाही पण मला हे कळत नाही की जगातल्या मुलांना इतके दुःख इतक्या यातना का भोगाव्या लागत आहेत मला एकच खंत वाटते आहे की मला दलाई लामांना भेटावयाचे आहे कारण ते खरोखरच देवदूतासारखे मला वाटतात विनोद करुणा व मानवता त्यांच्या स्वभावात अपरंपार भरलेली आहे एवढे बोलून ऑड्री पुन्हा शांतपणे झोपली शॉनला आधीच्या रात्रीचे हे सगळे बोलणे आठवत होते आता ऑड्रीने डोळे मिटून घेतले ती तिची अखेरची झोप ठरली शॉनला वाटत होते की ती अजूनही जागी होईल तो तिच्याजवळ बसला हात हातात घेतला व सांगितले आई मी तुझ्यावर फार फार प्रेम करतो आई याच तुझ्या पलंगावर मी लहान असताना तुझ्या जवळ झोपत होतो त्यावेळी मला ही सर्वात सुरक्षित जागा वाटायची आई तुझ्या उत्कट प्रेमाची व वासल्याची प्रचितीही कायमच येत होती शॉनने तिचा हात स्वतःच्या गालावर ठेवला त्याचे अश्रु तिला जाणवावेत म्हणून त्याला वाटत होते किती तासे त्याचे बोलणे ऐकत होती तिच्या थंडगार हाताच्या स्पर्शाने शॉनला समजले सर्व काही संपले आहे विजेचा शॉक बसावा तसा तो उठला खाली गेला व अत्यंत दुःखाने फोनवर सर्वांशी संपर्क साधू लागला त्यावेळी शॉनचे वय तेहतीस वर्षे इतके होते आणि लोका तेवीस वर्षांचा होता त्याच दिवशी डेमोक्रॅटिक पार्टीतर्फे निवडून आलेला त्रेचाळीसावा प्रेसिडेंट बिल क्लिंटन एका मोठ्या समारंभात व्हाईट हाऊसमध्ये देशाची सूत्रे घेणार होता ऑड्रीच्या निधनाची वार्ता कळल्यावर जणू सारे जग स्तब्ध झाले सर्व समारंभामध्ये त्या क्षणाला शांतता पाळण्यात आली आधीच्या चार अमेरिकन प्रेसिडेंटनी रॉब ला सांत्वनपर पत्रे लिहिली त्या दिवशी जगभरची टिफनी स्टोअर ताबडतोब बंद करण्यात आली प्रत्येक स्टोअरच्या खिडकीत एक मोठी पाठी लावण्यात आली त्यात लिहिले होते ऑड्री हेबर्न अवर हकलबेरी फ्रेंड एकोणीसशे एकोणतीस ते एकोणीसशे जगामध्ये हॉंगकाँग ते सिडनी रोम ते शांघाय अशा सर्व मोठ्या शहरांमध्ये टिफनी अँड कंपनीची ज्वेलरीची दुकाने आढळतात एकोणीसशे एकसष्ट साली ऑड्रीने ब्रेकफास्ट ॲट टिफनीज या चित्रपटात काम केले होते व मून रिवर हे गाणे ती गायली होती त्यात हकलबेरी फ्रेंडचा उल्लेख आहे या चित्रपटातील ऑड्रीचे ते गाणे तिने घातलेले दागिने पोशाख अतिशय सुंदर होते तिला उत्कृष्ट नायिकेचा पुरस्कारही मिळाला होता तेव्हापासून उच्च अभिरुचीच्या मौल्यवान वस्तू विकणारी ही दुकाने जगभर लोकप्रिय झाली होती त्याचवेळी म्हणजे एकवीस जानेवारीला ऑड्रीने सादर केलेली गार्डन्स ऑफ द वर्ल्ड सिरीज ही सहा भागातील दूरदर्शन मालिका प्रसारित झाली ती मालिका खूप गाजली पण त्या सुंदर मालिकेचे परीक्षण आणि ऑड्रीची निधनवार्ता ही सर्व प्रसार प्रसारमाध्यमातून एकाच वेळी प्रसिद्ध झाली ऑड्रीचा फुलासारखा टवटवीतपणा आणि निसर्गाविषयीचे प्रेम या मालिकेत दिसत असल्यामुळे ऑड्री या जगात नाही हे मान्य करण्याची जगात कोणाच्याही मनाची तयारी होत नव्हती जगभरातील प्रसारमाध्यमे लिहित होती फेअर फेअर लेडी आम्हाला आयुष्यभर तिच्या सुंदर चेहऱ्याची व सुंदर मनाची सवय झाली होती अशा भावनेने ओथमलेल्या बातम्या येत होत्या इंग्लिश जपानी अरेबिक हिब्रू बेल्जियन फ्रेंच स्पॅनिश इटालियन अशा जगभरातील वर्तमानपत्रातून ही ठळक बातमी येत होती न्यूयॉर्क टाईम्सने अग्रलेखात लिहिले होते ऑड्री असामान्य चित्रतारका तर होतीच पण त्याहूनही अधिक आम्ही तिला युनिसेफची समर्थ आणि कर्तव्य दक्ष अशी एकमेव अम्बेसिडर म्हणून ओळखतो रोमन हॉलिडेमधील ती कोवळी निरागस किशोरी आणि असह्य असा, असा इतरांच्या दुःखाचा भार पेलणारी असामान्य विश्वसेविका अशी तिची ओळख जगाला अधिक सद्गदित करते अंत्यविधी रविवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी तोलोशेनाच्या तिच्या घराजवळच्या चर्च चर्चमध्ये करण्यात आला ग्रेगरी पेक एलिझाबेथ टेलर आणि डच रॉयल फॅमिली यांनी फिक्या रंगाची मंद गंधाची फुले पाठवली होती मित्रमंडळी नातेवाईक मिळून एकशे वीस लोक अंत्यविधीला हजर होते त्यात शॉन आणि लुका पुढे होते आंद्रेया दोती रॉब ऑड्रीचा सावत्र भाऊ कोनी वॉल्ड वगैरे तिची लॉस एंजेलिसमधील मित्रमंडळी व बरेचसे युनिसेफमधील अधिकारी सामील होते ह्युबर्ट रॉजर मूर यासारखे हॉलिवूडमधील लोकही उपस्थित होते एका कोपऱ्यात सत्तर वर्षे वयाचे शॉनचे वडील मेल फेरर अश्रू ढाळत उभे होते शॉनने त्यांना बघितले व तू म्हणाला पप्पा कम हिअर शॉनच्या वडिलांनी शॉन जवळ येऊन त्याला घट्ट मिठी मारली बऱ्याच जणांची छोटी भाषणे झाली शॉन प्रथम बोलला तो म्हणाला आई म्हणत असे प्रेम ही एकच भावना अशी आहे की ती जगातील सर्व माणसांना जोडेल ती आमच्यासाठी मनशांती मनाचे पावित्र्य आणि जगावर प्रेम हा वारसा ठेवून गेली आहे आम्ही तिच्यासाठी दुःख करणे तिला आवडत नव्हते गावाचे महापौर म्हणाले ऑड्री फ्रान्स इंग्लंड अमेरिका इटली स्वित्झर्लंड अशा अनेक देशांची सर्वात आवडती चित्रतारका होती तिचे फुलांवरचे प्रेम मी स्वतः बघितले आहे अंत्यविधीची सर्व भाषणे सुरू असतानाच अचानक आकाशात ढग गोळा झाले सर्व दूर गारठा पसरला तिच्या कॉफीवरचे ट्युलिपचे फुल वाऱ्याने जमिनीवर गळून पडले तिच्या समाधीवर लिहिलेले होते ऑड्री हेबर्न एकोणीशे ते एकोणीसशे त्र्याण्णव विस्तीर्ण जिनिव्हा सरोवराचा जलाशय दिसत होता आजूबाजूला निळे डोंगर होते दूरवर द्राक्षाच्या बागा पसरल्या होत्या ऑड्रीच्या समाधीची जागा शॉनने आपल्या आई आईच्या आवडीनुसार सुंदर निसर्ग परिसरामध्ये निवडलेली होती एका दिव्य जीवनाचा अंत झाला होता